करुणादेवी प्रकरण अकरावे मिलन वाचक विद्या पाटील शिरीषने घरी येताच हे तसबीर दाखविली व तो म्हणाला ही बघ माझी तसबीर कोठून आणली शिरीष तिने विचारले एका भिकारणीची चोरली पळवून आणली आज मी चोर झालो शिरीष असे करू नये परंतु मला न विचारता माझे चित्र कोणी काढले आणि ते का असते वाऱ्यावर टांगून ठेवायचे जणू फाशी दिलेला आणले मी काढून शिरीष काहीतरी बोलतोस हे तुझे चित्र पुष्कळ वर्षापूर्वीचे आहे तू तुझ्या गावी असेव्हाचे आहे तुझ्या घरी होते, होते। तुझे तुझे हे चित्र होते आईबाप मेले घरात कोणी नसेल तुझे चित्र कोणीतरी लांब विने त्याला माळ घातली हे चित्र कोणाचे आहे हे का तिला माहित होते मला नाही माहित शिरीष ही तसबीर माझ्या महालात लावू मी तिला रोज हार घालीन अशी पती पत्नींची बोलणी चालली होती तो राजाचे बोलावणे आले म्हणून शिरीष निघून गेला हेमाची तसबीर मांडीवर घेऊन बसली होती तो बाहेर बाचाबाची झाली भिकारीन भांडत होती हेमाने भिकारी आत ओढले करुणेने सर्व हकीकत सांगितली शिरीष सोडून गेल्यापासूनचा इतिहास तिने सांगितला हेमा शांतपणे ऐकत होती मधून मधून होत होती करुणे आता हे चित्र नको मागून शिरीषच तुला देते जिवंत मूर्ती घे शिरीषने मला या मागेच का बरे सांगितले नाही ही हेमा मत्सरी नाही हेमा रागवू नको शिरीष मनाचा कोमल आहे आपण दोघी भांडू असे त्याला वाटले असेल जगात सौथी मत्सर फार वाईट शिवाय येथून ही अडचण माझा शिरीष वर रागवू नको करुणे किती थोर मनाची तू तु? किती तुझी श्रद्धा किती विश्वास किती प्रेम उठ चल मंगल स्नान कर सुंदर वसरेनेस अलंकार घाल शिरीष घरी येईल त्याची तू स्वागत कर मी लपून राहील श्रीषची गम्मत करू तो घाबरेल बिचकेल पळू लागेल गम्मत करुणा हो, स्नानगृहात गेली कडत कडत पाणी घेतले अंगाला उपणी लावली केसांना स्नानोत्तरे नेसली मोत्याचे हार घातले प्रसन्न मुखी जणू देवतास ती दिसत होती दोघी जणी बोलत बसल्या दोघींना फलहार केला करुणेचे हृदय फुलले होते आनंद उचंबळला होता मदत हेमाच्या हाताचे ती प्रेमाने चुंबन घे श्रीषचा रथ आला बाहेर रलकारी झाली हेमा लपली तेथे मंचकावर करुणा बसली होती पवित्र प्रेमळ हजतमुखी करुणा शिरीष एकदम आत आला करुणा उभी राहिली शिरीष च आपण घर चुकलो नाही असे त्याला वाटले तो घाबरला क्षमा करा हो असे म्हणून तो जाऊ लागला अपराधाला क्षमा नाही अपराध करून सोडून आता पळून कुठे चाललात करून येण्याने श्रीषचा हात धरला तो निष्ठून जाऊ लागला हेमा हेमा त्याने हाका मारल्या ओ करून पंगला ख, पलंगा खडून हेमा बाहेर आली ती हसत होती फजीती, राजाच्या मुख्य प्रधानाची फजीती, शिरीष पळून काय जातोस हेमा काहीतरी काय बोलतेस मनुष्याने पापापासून पळावे परस्त्रीपासून पळावे शिरीष स्वस्त्रीपासून पळणे म्हणजे का पुण्य मी तुला कधी सोडले आहे का आणि करुणेला करुणेची करुणा तुला अद्याप का येत नाही तुझ्यासाठी ती भिकारी तरी तुला नाही येत नाही शिरीष बघ या सुंदर बघ माझ्या आज्ञेने तिचा मुखचंद्रहा बघ पट्यका ओळख करुणा माझी करुणा शिरीषने करुणेचे पाय धरले करुणा लाजली हे काय शिरीष माझे पाय दुखत नाही हो तुझेच यात्रेत हिंडून दमले असतील भिकारीला भेटायला भिकारी होऊन आला होताच वाटते शिरीष बस माझे सारे श्रम सफल झाले शिरीष करुणे पूर्वीसे का नाही आणलेस तिच्या संगतीत माझा उद्धार झाला असता माझाही शिरीष म्हणाला काहीतरी बोलू नका करुणा म्हणाली शिरीष आम्ही भांडू असे का तुला वाटते अरे श्रीकृष्णाच्या सोळा सहस्री नारी भांडत नसत आम्ही दोन का भांडलो असतो हेमा म्हणाली श्रीकृष्ण सोळा सहस्र नारींना वागवू शकत होता त्याची थोरवी आम्हाला श्रोधाना कुठली आम्हाला एकीचेही चित्त सांभाळता येत नाही तेथे दोघींचे कसे व्हायचे शिरीष असे नको बोलू आता आनंदी रहा. आता नाही ना उदास राहणार करुणे शिरीष इतक्या वर्षात मोकळेपणा हसला असेल तर शपथ करुणे आपल्या विवाहाचा वाढदिवस लवकरच येईल हे मा आम्ही आमच्या विवाहाचा वाढदिवस साजरा करीत असू एका वाढदिवसाच्या दिवशीच राजाचे दूत मला न्यायला आले शिरीष आपल्या लग्नाचा वाढदिवस तू का कधी केला नाहीस मनात शल्य होते म्हणून आता तुझ्या लग्नाचाही दरवर्षी साजरा करू परंतु दिवस आहे का लक्षात शिरीष तो दिवस कधीतरी कोणी विसरेल का आज यात्रेच्या दिवशी हे अपूर्व मिलन माझ्या प्रेम आईबापांचा हा आशीर्वाद माझ्या सासू सासऱ्यांचा आशीर्वाद